इसापनीती वाचक मिलिंद कव्हाणकर गोष्ट एकशे शहात्तर घोडा आणि सांबर एक घोडा आणि सांबर कुरणात नेहमी तर हो दोघांचे भांडण झाले व सांबराने घोड्याला आपल्या शिंगाच्या बळाने कुरणाबाहेर घालवून दिले तेव्हा सांबराची खोड मोडावी म्हणून तो माणसाजवळ गेला व आपल्याला मदत करण्याची त्याने त्यास विनंती केली माणसाने घोड्याच्या पाठीवर खोगीर घातले तोंडात लगाम दिला व घोड्यावर चढून बसला फेरफटका मारताना त्याने घोड्याला चाबका ते चार फटकारही मारले घोड्याने तो सर्व त्रास सहन केला व माणसाच्या हातून सांबराचा पराभव केला हो नंतर तो त्या माणसाला म्हणाला हे भल्या माणसा माझ काम झालं मी तुझा फार आभारी आहे आता हे खोगीर आणि लगाम काढून घेऊन मला जाऊ दे त्यावर माणूस म्हणाला अरे तू इतका उपयोगी आहे हे आधी मला माहित नव्हतं आता या बंधनातून तुझी सुटका होईल असं मला वाटत नाही गोष्ट एकशे गरुड आणि चंडोल एका चंडोल पक्षाला स्वतःच्या शहाणपणाबद्दल फार गर्व होता सगड़ा पक्षांच राज्य सूत्रे आए सक्षी सुखी होते गरुड़ा प्रधानमंत्री विनंती महाराज सदर जागे मी योग्य है मज गोड़ी अगर जलद उड़तो हे तुम्हारा ये मंगी बड़े चांगले गुण है तो, तो स्वतः की स्तुति करीत है तोच त्याला थांबवून गरुड म्हणाला अरे तुला वरचे वर भटक फिरण्याची आणि सगळा दिवस करण्याची सवय आहे तर तुझ्यासारख्या निरुपयोगी पक्षाची निवड केल्याबद्दल सगळे पक्षी मला नावं ठेवतील तात्पर्य मोठ मोठ्या गप्पा मारणारे लोक महत्वाच्या जागांना बहुधा नालायक असतात गोष्ट एकशे अठ्ठ्याहत्तरावी आणि उंदीर एक शेतकरी फार विनोदी होता एकदा दुर्दैवाने त्याच्या घराला आग लागली असता घरातला एक उंदीर आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत बाहेर आला तो आता पळून जाणार तोच त्या शेतकऱ्याने पकडून त्याला पुन्हा आधीच टाकले व म्हणाला अरे ज्याने तुला आजपर्यंत खाऊ घालून तुझं पोषण केलं त्या तुझ्या मित्रावर हा वाईट प्रसंग आला असता यावेळी तू त्याला सोडून जातोस या तुझ्या पितरनं काय म्हणावे तात्पर्य स्वतःचा जीव वाटवण्यासाठी मानून सगळ्या पुण्याई वर व सद्गुणांवर पाणी सोडायला तयार होईल गोष्ट एकशे एकोणऐंशी एक म्हातारा आपले गाढव तारीत असता त्याचा शत्रू त्या ठिकाणी आला तेव्हा तो म्हातारा म्हणाला मित्रा चल आपण पळून जाऊ त्यावर ते गाढव म्हणाले अरे तुझा तो शत्रू माझ्या पाठीवर फिका घालत नाही ना ना अरे तोही तुझ्या पाठीमाठी झाली यात काही संशय आहे का, का। गाडो म्हणाले असं जर असेल तर मी इथून बिलकुल हरणार नाही माझ्या ना नशिबातली ना ना ना गाठी चुकत नसेल तर माझा मालक कोणी का असे ना तात्पर्य आपल्या स्थितीत जर काही फरक पडत नसेल तर कोणाचीही साकरी करायला हरकत नाही ना। गोष्ट एकशे ऐंशी शिंपले समुद्रा काठी लोक शिंपल्यातले मांस खातात एकदा आतले मांस काढून घेतलेला एक मोठा शिंपला समुद्र किनाऱ्यावर पडला होता तो सूर्यप्रकाशात थकाकत होता तो शिंपला पाहून एक लहान शिंपला आपल्या आईला म्हणाला आई हा शिंपला किती तेजस्वी आणि सुंदर आहे पाहिलाच का सौंदर्यास व तक्तकीतपणात याची बरोबरी समुद्रात दुसरा कोणीही करू शकणार नाही आई मी याच्या मोठा होऊन याच्यासारखं दिसायला अजून किती वर्ष लागतील कोण जाणे इतकी वर्ष वाट पाहता पाहता आम्ही अगदी कंटाळून जाईल त्यावर त्याची आई म्हणाली अरे वेड्या बोरा ह्या शिंपल्याची अशी स्थिती होण्यास त्याचं सौंदर्यच कारण झालं आहे ते लक्षात आहे ना तू जर याच्यासारखा लठ्ठ होऊन चकाकू लागशील तर तुझं मांस खाण्यासाठी लोक तुला मारून टाकतील तेव्हा जो मोठेपणा तुझ्या नाशाला कारण होईल त्याची अपेक्षा तू कशाला करतोस तात्पर्य लहानपण देगा देवा न चले कोणाचाही हेवा गोष्ट एकशे वी एक माणूस व त्याचा मूर्ख नोकर एका माणसाचा नोकर महामूर्ख होता त्याला तो माणूस सारखा तू मूर्खांचा राजा आहेस असे म्हणत असे एकदा तो याप्रमाणे बोलत असता तो नोकर संतापून त्याला म्हणाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी खरोखरच सगळ्या मूर्खांचा राजा झालो तर फार बरं होईल कारण मग जगातले तुमच्यासारखे सगळे लोक माझे प्रजाजन होतील तात्पर्य वस्तुत जगातले सगळेच लोक मूर्ख असतात पण जो कमी मूर्ख असेल तो स्वतःला जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानित असे ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की के आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे रात्री त्याने तेथे जाऊन खाणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले ते घेऊन तो पडून गेला दुसऱ्या दिवशी तो रोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले मग तो डोके बरवून घेत लागला तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागले लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितले ते त्या ऐकून शेजारी म्हणाला अरे मला वाटतं की तसं तसं काहीच गेलं नाही आपला पैसा येथेच आहे असं समजून तू पूर्वीप्रमाणे या जागेकडे तात्पर्य लोभी माणसे पैसे असून दरिद्री व अशांना पैशाचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ गोष्ट एकशे कासव आणि बेडू नदीकाठी गवतात काही बेडूक ठेवून उड्या मारून स्वतःची करमणूक करत होते ते पाहून तेथील कासवाला आपल्याला उड्या मारता येत नाही म्हणून वाईट वाटले इतक्या त्या बेडकांना नाचताना पाहून एक घाल आकाशातून उतरली व तिने सर्व बेडकांना खाऊन टाकले ते पाहून एक कासव इतर कासवांना म्हणाले अंगात उडी मारण्याची शक्ती असल्याने मरण येण्यापेक्षा ती शक्ती नसलेली बरी तात्पर्य देवाने जे गुण जन्मतः गेलेले असतात ते हित कारक असतात गोष्ट एकशे चौऱ्याऐंशी आणि वडाची फळे एका वडाच्या झाडाखाली काही उंदीर राहत असत एकदा त्यांना असे वाटले की ज्या ज्या वेळी आपल्याला भूक लागते त्या त्यावेळी झाडावर चढावे लागते त्यापेक्षा ते झाड खाली पडले तर बरे होईल असा विचार करून काही उंदीर त्या झाडाची मुळे कोरतडण्यात निघाले तेव्हा काही शहाणे उंदीर त्यांना म्हणाले अरे बाबांनो तुम्ही जे करता त्याचा काय परिणाम होईल हे लक्षात घ्या एकदा झाड मोडून खाली पडल्यावर पुढे जन्मभर आपल्याला जी फळं पाहिजेत ती देई याचा विचार केला का तात्पर्य कोणत्याही गोष्टीचा परिणाम काय होईल याचा दूरवर विचार केला पाहिजे गोष्ट एकशे पंच्याऐंशी गरुड आणि कासव एकदा एक कासव एक जमिनीवर चालून चालून कंटाळले आकाशातून पृथ्वी कशी दिसते ते पहावे असे त्याला वाटू लागले मग ते पक्षाकडे जाऊन म्हणाले की जो कोणी मला आकाशातून फिरवी सृष्टीचे वर्णन करून सांगेल त्याला मी पृथ्वीच्या पोटातील रत्नांच्या खाणी दाखवे गरुडाने ही गोष्ट कबूल केली व आकाशातून पृथ्वीवरील सर्व आश्चर्य दाखवली व खाली उतरल्यावर तो कासवाला म्हणाला अरे तुझ्या रत्नाच्या खाणी कुठे आहेत ते दाखव त्यावेळी त्या कासवाने सोंग घेऊन गरुडाला फसविण्याचे ठरवले ती त्याची लगाडी पाहून गरुडाला फार राग आला व त्याने कासवाच्या नाजूक ठिकाणी आपली नथे रोवून त्याला मारून टाकले तात्पर्य बोलल्याप्रमाणे वागले नाही तर लोक त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत गोष्ट एकशे शहाऐंशी सिंह आणि बेडूक एक सिंह नदीत पाणी पिण्यात गेला असता तेथे एका बेडकाचे ते ओरडणे ऐकून त्याला फार भीती वाटली मग तोहीकडे पाहून तो मनात म्हणाला इथे तर कोणीही दिसत नाही पण आवाज तर सारखा ऐकू येतो तेव्हा काय असाव आणि तो, तो भीतीने थरथर कापू लागला पण पळून न जाता धीर करून विचार करू लागला इतक्यात तो बेडूक पाण्यातून ओरडत बाहेर आला त्याला पाहता सिंहाला फार राग आला तो मनाशीच म्हणाला या एवढ्याशा प्राण्यां मला घाबरून टाकावं का व त्याने त्या ते बेड़काला, पंचात पकडून मारून टाकले तात्पर्य एखाद्या वेळी भीती वाटू लागली तर त्याचे मूळ कारण काय याचा शोध घ्यावा भीतीचे कारण अगदी क्षुल्लक असल्याचे बऱ्याच वेळा लक्षात येते कोष्ट एकशे पक्षी आणि पारधी एक पारधी अरण्यात पक्षी धरण्यासाठी जाळे लावत असता जवळच झाडावर बसलेला एक पक्षी त्याला विचारू लागला अरे हे तू काय करतो आहेस यावर पारधी म्हणाला तुमच्यासारख्या पक्ष्यांकरता आहे, शहर बांधतो आहे यात जे पक्षी येऊन राहतील त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण पडणार नाही चारा पाणी चिक्कार असेल राहायला तर घरं झोपायला मऊ गादी असेल पक्षाला ते सर्व खरे वाटले व पारधी जाताच तो त्या गाड्यात शिरला व अडकला ते पाहून बरेच पक्षी जमा झाले तेव्हा त्या ते सर्वांना त्यांनी सावध तो सांगू लागला यात मी फसून सापडलो तो पार्थी गोडगोड बोलून तुम्हालाही बोलवण्याचा प्रयत्न करेल त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका हे ऐकून सगळे पक्षी निघून गेले काही वेळाने पार्थी येतात अरे लबाडा तू मला फसवलेस पण तुझ्या सुंदर शहरात आता एकही पक्षी राहायला येणार नाही याबद्दल खात्री असू दे तात्पर्य लबाड लोकांची जो लबाडी जोवर लक्षात येत नाही तोवर ते दुसऱ्याला फसवू शकतात पण लबाडी उघडकीला आली की लोक त्याच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत गोष्ट एकशे अठ्ठ्याऐंशी आणि मधमाशा एका बागेत एक मधमाशांचे पोळे होते त्यातला मध खाण्यासाठी एक अस्वल गेले त्याने त्या पोळ्याला तोंड लावले व आता मध विश्या त्याच्यावर तुटून पडल्या व त्याच्या नाका तोंडावर चावून त्याला अगदी सतावून सोडले त्यामुळे ते अस्वल इथे वेळावल्यासारखे झाले की रागाच्या घरात त्याने स्वतःच्या डोक्याची कातडी स्वतःच्या पंजाने फाडून टाकली तात्पर्य प्राणीमात्राच्या संतापाचा अतिरेक झाला कि त्या घरात तो स्वतःलाही इजा करून घेण्यास कमी करत नाही काटे झाड एका आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्काड करीत असे त्या झाडांमध्ये एक काटे झाड होते सागवानाच्या झाडाचा गविष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले बाबा रे तू एवढा गर्व कशासाठी करतोस त्यावर तो म्हणाला मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ आणि शोभीवंत आहे माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत त्या सतत हिरव्या टवटवीत असतात अगदी क्षुध्र आहात जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जातात त्या ऐकून काटे झाड म्हणाले हे सगळे काही असू दे पण मी तुला एकच गोष्ट सांगतो की लक्षात ठेव जेव्हा लाकूड तोड्या तुझ्या बुंध्यावर पुराडीचा घाव घालायला येईल त्यावेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तो आपल्या स्थितीची आदला बदल करायला तयार होशील तात्पर्य मोठेपणाच्या मागे अनेक दुःख असतात ते लहानपणामागे नसतात तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये गोष्ट एकशे नव्वदावी फाचे पारधी व एका पारध्याने शेतात पक्षी धरण्यासाठी आपले जाळी पसरून ठेवले व तो एका झाडा आड लपवून जाळ्यात पक्षी कधी काय सापडतात ते पाहत बसला काही वेळाने एकामागून एक पक्षी त्या ठिकाणी येऊ लागले ते, ते थोडा वेळ तेथे बसत आणि उडून जात याप्रमाणे थोडे थोडे पक्षी तेथे दिवसभर येत होते पण ते अगदी थोडे असल्यामुळे त्यांना पकडावे असे त्या पारध्याला वाटले नाही खूप पक्षी एकदम पकडावे असे त्याच्या मनात होते शेवटी संध्याकाळ झाली व सगळे पक्षी आपापल्या घरट्यात निघून गेले मग निराश होऊन त्या पारद्याने दारे काढून घेतले व नशिबाला दोष देत तो घरी गेला तात्पर्य कोणत्याही कामात उतावळीपणा दिरंगाई ही योग्य नाही गोष्ट एकशे एक्क्याण्णव म्हातारा व एक म्हातारा मोठा दारूबाज होता एकदा त्याने दारूचे एक रिकामी पिंब पाहिले त्या दारू नव्हती तरी त्याला जो दारूचा वास येत होता तो घेण्यात त्या म्हाताऱ्याला मोठा आनंद वाटला त्याने आपले नाक त्या पिंपाला जे होते त्याला लावले व आपल्याशीस म्हणाला ज्या दारूचा वास इतका चांगला आहे ते दारू किती मधुर असेल तात्पर्य शीतावरून भाताची परीक्षा होते गोष्ट एकशे ब्याण्णव आजारी सांबर एक सांबर आजारी पडले असता तराच्या कुरुणात कोपऱ्यात स्वस्थ पडून राहिले त्या कुरुणात चलणारे त्याचे मित्र व इतर प्राणी त्याला व्हायला त्यापैकी प्रत्येक प्राणी त्याच्या ठेवलेल्या गवतापैकी काही गवत खाऊन जात असत असे होता होता ते गरीब बिचारे सांबर पावले पण त्या आजारपणामुळे मरण न पावता त्याला भेटायला येणाऱ्या प्राण्यांनी त्याच्या पुढे सगळे गवत खाऊन टाकल्याने उपासमारीमुळे गाडीवाला आणि गाडीचे चाक हे गाडीवाला आपली गाडी रस्त्याने चालवत असता त्या गाडीचे चाक कमी मजबूत असल्याने ते करू लागले तेव्हा तो गाडीवाला त्या चाकाला म्हणाला दुसरे चाक गुपछुप काम करत असता तू जो एवढा आवाज काढतो त्याचं कारण काय म्हणाले गाडीवानदा त्रास होऊ लागला म्हणजे कुरकुर करावी हे रडावं लागतं माझ्यासारख्या अशक्तांचा तो हक्क आहे तात्पर्य ज्याची प्रकृती ठीक नाही किंवा ज्याला शक्तीपलीकडे काम करावे लागते त्याने तक्रार करणे साहजिकच आहे गोष्ट एकशे चौऱ्याण्णव सोभेदार व त्याचा घोडा एका सोभेदाराचा घोडा खूप देखणा व चपळ होता पण त्यापेक्षा कमी प्रतिता एक घोडा त्याने विकत घेतला व त्याचे लाड करण्यात व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात तो बराच वेळ घालवू लागला एकदा तो घोडा पहिल्या घोड्याला म्हणाला दादा तू इतका सुंदर व चपळ असताना तुझ्याकडे दुर्लक्ष करून माझेच लाड करण्यात मालकाला इतका आनंद वाटतो याचे कारण काय पहिला घोडा म्हणाला कोणतीही वस्तू नवी असली म्हणजे तिची विशेष काळजी घ्यावयाची व थोडी दुनी झाली की तिच्याकडे दुर्लक्ष करायचे हा सर्वसाधारण माणसाचा स्वभाव आहे आज मालक तुझे लाड करतो पण थोड्याच दिवसात तूही त्याला आवडणार नाही व तुझ्या जागी नवा घोडा येईल याबद्दल खात्री असू दे तात्पर्य नव्याचे नवू देशे पंच्याण्णव मूर्ख लांडका एकदा रात्री एका बाईचे हट्टी फार रडू लागले त्याला शांत करण्यासाठी आईने फार प्रयत्न केले पण ते ऐके शेवटी भीती दाखवावी भी म्हणून ती मुलाला म्हणाली जर तू गप्प झाला नाही तर तुला दारात आलेल्या लांडव्याला देऊन टाकेल त्याच वेळी एक लांडगा खरोखरच दाराशी आला होता त्याने ते बळणी ऐकले वो बोलल्याप्रमाणे आई मुलाला आपल्या स्वाधीन करेल अशा आशेने तो तेथेच थांबला शेवटी थकले व झोपी गेले मग त्या लांडव्याला उपाशीच राहनात जावे लागले वाटेत त्याला कोल्हा भेटला त्याने विचारले मित्रा तू ठीक आहेस ना लांडगा म्हणाला अरे मित्रा ते काही विचारू नकोस मी वेळा एका बाईचं खोटं बोलणं खरं मानून फसलो मी सगळी रात्र उपास आणि जागरण करून कंटाळून गेलो तात्पर्य एखाद्याच्या बोलण्यात सहज निघालेल्या शब्दावर विश्वास ठेवू नये त्या शब्दांचा मागचा पुरता संबंध काय आहे हे लक्षात न घेणे मूर्खपणा ते होय गोष्ट एकशे शहाण्णव काटे खाणारे गाढव एका कुंभाराचे गाढव पाठीवर खाण्याचे पदार्थ घेऊन शेतात मालकाकडे चालले होते जात असता वाटेत एक लहानसे बाबडी ते त्याला दिसले त्याचे कोवळे काटे व पाने खाण्यासाठी तो थोडा उभा राहिला व खात असता स्वतःशीच म्हणाला माझ्या पाठीवर खाण्याचे इतके पदार्थ असतात ते सोडून मी हे काटे खातो आहे हे बघून लोकांना नवल वाटेल यात संशय नाही तात्पर्य प्रत्येकाची आवड निरा असते गोष्ट एकशे सत्त्याण्णव आळशी तरुण माणूस हे काळशी तरुण माणसाला सकाळी दहा वाजेपर्यंत बिछाण्यात राहण्याची सवय होती त्याला एकाने विचारले अरे तू सकाळी लवकर का उठत नाही तरुण म्हणाला प्रत्येक दिवशी सकाळी मी पाहतो तो निरोद्योगिता व उद्योगिता या नावाच्या दोन स्त्रिया माझ्या दोन बाजूला उभ्या असतात उद्योगिता मला म्हणते उठ आणि कामाला लाग निरोद्योगिता म्हणते उठू नकोस असाच पडून राह इतकंच न सांगता त्या आपली मतं समजावून देण्यासाठी लांब लांब भाषणं करतात आणि निरनिराळी कारणं सांगतात त्या दोन्हींची भाषणं एखाद्या न्यायाधीशासाठी मी ऐकून घेतो तोच तो जेवणाची वेळ होते त्यावेळी मी उठतो तात्पर्य ऐंशी माणूस काम करायला लागू नये म्हणून वाटेल त्या सबबी सांगतो गोष्ट एकशे अठ्याण्णव कोल्हा आणि रानडुक्कर एक रानडुकर आपल्या दाढेला झाडाच्या गुन्ह्यावर धार लावत होता तेथे ते कोल्हा आला व त्याला विचारू लागला अरे तुझ्यावर कोणी शत्रू चाल करून आल्या चिन्ह इथे काही दिसत नाही असं असता तो उगाच आपली जाड घासत बसला आहेस याच कारण काय डुक्कर त्यावर म्हणाले मित्रा माझ्यावर कोणी चाल करून आलं नाही हे खरं पण रिकाम्या वेळात आपले हत्याराला धार लावून ते तयार ठेवणं बरं कारण संकटाच्या वेळी तितकी तयारी करायला वेळ मिळेल तसं थोडंच आहे तात्पर्य घराला आग लागल्यावर विहीर खाणायला निघणे हे मूर्खपणाचे होय गोष्ट एकशे नव्याण्णव कोकीळ आणि ससाणा एक भुकेलेला ससाणा भक्ष्यासाठी फिरत असता त्याला एक कोकिळ सापडला तो कोकिळ त्याला म्हणाला भाऊ मला सोड मी इतका लहान की मला खाल्ल्याने तुझं पोट नक्कीच वरणार नाही मला सोडून देऊन माझे गाणे तासभर ऐकशील तर तुला आनंद होईल ससाना म्हणाला तू कितीही लहान असलास तरी माझ्यासारख्या भुकेलेल्या प्राण्याला तुझ्या मासाचा बराच उपयोग होईल शिवाय सापडलेला लहान पक्षी सोडून देऊन मोठ्या पक्षी पकडण्याच्या नादी लागणे इतका मी नक्कीच मूर्ख नाही तात्पर्य हातसे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे हा मूर्खपणा होय गोष्ट दोनशे म्हातारा आणि त्याचा घोडा एक म्हातारा व त्याचा मुलगा आपला घोडा विकण्यासाठी बाजारात चालले असता वाट्यात एक माणूस त्या म्हाताऱ्याला म्हणाला हा लहान मुलगा पायी चालला आहे त्यापेक्षा तू त्याला घोड्यावर बसव त्या एक तास म्हाताऱ्याने मुलाला घोड्यावर बसविले व आपण लगाम धरून चाल लागला पुढे दुसरा माणूस मुलाला म्हणाला आळशी बोळा तुझा म्हातारा बाप पायी चालत असताना तुला घोड्यावर बसून जायची लाद वाटत नाही का त्या एक म्हाताऱ्याने मुलाला खाली उतरवले व आपण घोड्यावर बसून निघाला थोडे पुढे जातात दोन स्त्रिया त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाल्या म्हातारा पहा लहान मुल पायी चालला असता आपण घोड्यावर बसून कसा चालला आहे त्या एकदाच त्याने मुलाला आपल्या मागे घोड्यावर बसून घेतले ते आणखी थोडे पुढे जातात तो ते माणूस त्यांना विचारतो हा घोडा तुमचाच का म्हातारा म्हणाला हो माणूस म्हणाला मला काही खरं वाटत नाही कारण हा जर तुमचा असता तर तुम्ही त्या त्याचे हाल केले नसते दोघंही त्याच्या पाठीवर बसून चालला आहात त्यापेक्षा तुम्ही त्याला उचलून का घेत नाही त्या एकदाच दोघेही घोड्यावरून खाली उतरले व त्या घोड्याला आडवे करून त्यांनी त्याचे पाय बांधले मग त्यात एक वेळ घालून तो त्याने आपल्या खांद्यावर घेतला व पुढे निघाले ते पाहून रस्त्यातील सगळे लोक काळ्या पिटून मोठमोठ्याने हसू लागले तो आवाज ऐकून घोडा बिसकला व त्याने आपले पाय झाडून पायाला बांधलेले दोर तोडून टाकले दोर तुटताच खाली नदी होती तिच्यात तो पडला व बुडून मरण पावला तात्पर्य प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देतात त्या ऐकून घेऊन वागणे व खुश करणे हे काम फार कठीण आहे